शत्रूला आनंद झाला प्रभो माझा अनाथाचा तूच एक आनंददाता नाथ आहेस हे पुचे सा, पूर्ण चंद्रासारखे प्रकाशणारे छत्र आणि चामर जे मी धारण केले होते ते परत घे राजा बिळाच्या तोंडाशी व्यथित अवस्थेत मी एक वर्षपर्यंत उभा राहिलो आणि बिळ्यातून दारात रक्त येत आहे असे पाहून शोकाने अंतःकरण फरून जाऊन व्याकुळ होऊन पर्वताच्या एका शिखराने ते दार मी झाकले आणि त्या प्रदेशातून मागे वळून परत किशकिनधेला आलो पण इकडे मला दुःखी पाहून पौरजनाने आणि मंत्र्यांनी देखील मला राज्याभिषेक केला हे माझ्या इच्छेने झाले नाही म्हणून तू मला क्षमा करावीस पूर्वीप्रमाणे तूच मानाचा अधिकारी राजा आहेस आणि मी नित्य पूर्वी होतो तसाच आहे तू नसल्यामुळे माझी अशी राजा म्हणून स्थापना करण्यात आली अमात्यांसह आणि नगरजनांसह हे नगर शत्रुविरहित राहिले पाहिजे ठे म्हणून हे राज्य माझ्याकडे होते ते तुझे तुला परत करीत आहे सौम्या शत्रू दमना माझ्यावर राग करू नकोस राजन मस्तक लवून मी तुझी याचना करतो हे मी तुला हात जोडतो या कामे मंत्र्यांनी आणि नगरजनाने एकत्र येऊन आग्रहाने मला हा देश जिंकण्याची कोणाला इच्छा होऊ नये म्हणून राजा म्हणून नियुक्त केले असे मी स्नेहयुक्त शब्दांनी बोलत असता त्या वानराने माझी निर्भत्सना केली झिक्कार असे मला म्हणून आणखी बरेच मला बोलला आमात्यानाने आपल्या मताच्या मंत्र्यांना एकत्र करून मला सुरुजनांमध्ये अत्यंत निंद शब्दात्थ म्हणाला पूर्वी त्या रात्री महासूर मायाविने क्रुद्ध युद्धाचे मला कसे आव्हान दिले हे तुम्हाला माहितच आहे त्याचे ते बोलणे ऐकून मिराज राजगृहातून बाहेर पडलो लगेच हा लगे महाभयंकर भाऊ माझ्या मागोमाग मागाला। माझ्या बरोबर दुसराही आहे असे त्या महाबलवंताने त्या रात्री पाहिले आणि आम्हा एकत्र येत असलेले पाहून तो भयभीत होऊन पळाला वेगाने पळत पड़त पळत तो एका विवरात शिला तो महाभयंकर अशा त्या फार मोठ्या बिळात शिरल्याचे जाणून मी त्यावेळी या मशा क्रूर भावाला म्हणालो की याला मारल्यापासून पुरीला मी परत जाणे शक्य नाही तू या बिळाच्या दाराशी मियला मारून येईपर्यंत माझी वाट पहा हाय तेथे उभा राहिलाय असे मानून मी आत शिरलो आणि त्या जिंकण्यास कठीण अशा आसुराचा पाठलाग करण्यात एक वर्ष गेले तो भयावह शत्रू मला दिसला आणि धैर्याने मी तत्काळ त्याला त्याच्या सर्व आपत मारून टाकले तो तळच्या भूमीत मोठ मोठ्याने ओरडत असताना त्याच्यातून निघालेल्या रक्ताच्या निपात केल्यानंतर कारण बिळाचे तोंड झाकलेले होते सुग्रीवा सुग्रीवा अशा वरजेवर हाका देऊन जेव्हा मला प्रतिसाद मिळेना तेव्हा मी अत्यंत दुःखीत झालो मग पुष्कळ लाथा मारून दार पाडले आणि तेथून बाहेर पडून वाटेने नगरीकडे आलो आपल्या करता राज्य शोधणाऱ्या या निष्ठुर सुग्रीवाने मला तिथे अडकून टाकले हा भावाचा प्रेम विसरला असे म्हणून वालिया वानराने सर्व भीडभाड टाकून देऊन मला एक वस्त्रानिशी बाहेर काढले त्याने माझी बायको हरण करून रामा मला बाहेर काढले त्याच्या भयामुळे मी वने आणि सागर या सकट सारी पृथ्वी पालथी घातली बायकोचे हरण केल्यामुळे दुःख होऊन या गिरीश्रेष्ठ ऋषमुखावर आलोय काही कारणामुळे आक्रमण न करता येण्याजोगा आहे सर्व लोकांचे भय दूर करणाऱ्या रामा त्या वालीचा निग्रह करण्याची हे वीरा माझ्यावर तू कृपा करावीस सुग्रीवासे बोलला तेव्हा तो तेजस्वी धर्मज्ञ स्मित करून सुग्रीवाला धर्माला धरून म्हणाला हे माझे सूर्यासारखे तेजस्वी धारदार बाण व्यर्थ न जाणारे अपहार करणार तू शोकसागरात किती बुडाला आहेस ते मी पाहत आहे तुला मी तारीन तुला खात्रीने सर्व काही प्राप्त होईल त्याचे ते, ते हर्ष आणि पौरुष वाढवणारे बोलणे ऐकून सुग्रीव अत्यंत आनंदून मोटमोठे मुठ शब्द बोलना किशकिनाखंडा दहावा सर्ग समाप्त